स्वामी कृत, श्री हरिविजय अध्याय पाचवा शकटासूरवध बाललीला तृणावर्तवध पुतनेच्या देहाला अग्नी देणे क्रम प्राप्त होते पण तो देह उचलणे शक्यच नव्हते लोकांनी कुराडीने त्याचे तुकडे केले दूर नेले आणि चितारचून जाळले त्यावेळी एक आश्चर्य घडले पुतनेच्या देहाचा सुगंध पसरला साहजिकच आहे कृष्णमय झाली होती ती कपटाने का होईना तिने कृष्णाला स्तन्य दिले होते पुतनेच्या देहाला अग्नि दिला तोपर्यंत नंद परत आला त्याने सारा प्रकार कळताच कृष्णाला घेतले त्याचा आनंद काय वर्णावा त्याची नौकाच तर तीराला लागली संकट टळले म्हणून त्याने गोपांना आनंदाने भोजन दिले विपरा दाने दिली तिकडे का अंत वृत्त जेव कंसा कललेय वे विषय शोषण करंद तरी अघटित है ओष्णा नाश करना शकट नावा दैत्या गोकुणा दैत्या नेता सूक्ष्म रूपाने प्रवेश अंगण पर्यकान व कृष्णाला ठेवून यशोदा थोडा वेळ घरात गेली होती तो गाडा त्याच अंगणात होता तो आपोआप सरकत कृष्णाजवळ आला दैत्याच्या प्रेरणेने तो गाडा कृष्णावर कोसळणार होता कृष्णाने ते ओळखले गाडाजवळ येताच कृष्णाने एकदम पायाने लाच झाडली तिचा फटका बसताच गाडा उलटून गाडो गाडा उलट्या बाजूस कलंंडून पडला आणि मोडला त्याच्या आवाजाने यशोदा पटकन बाहेर आली लगेच धावत जाऊन तिने कृष्णाला उचलले जरा दृष्टीआड झालास की काय काय संकट येतात रे कृष्णा केवडा तो गाडा दूरून घरंगळत कसा काय आला न कळे तुला लागले नाही हे बरे असे म्हणत यशोदा थर थर कापत तिथेच उभी राहिली सारे नबल करीत होते गाड्यात शिरलेल्या शक्टासुराला त्यातून दूर जाताच आले नाही त्याचेही प्राण गेले त्याला कृष्णाने पदस्पर्शाने मुक्तीच दिली यशोद्याला नंद म्हणाला कृष्णाला आता क्षणभरही दृष्टीआड करू नकोस विसरू नकोस दुर्लक्ष करू नकोस कृष्णावर संकटे येतात असे दिसते प्रभुची लीला आघात आहे यशोद्याचा कृष्ण व त्यापेक्षा थोडा मोठा असलेला रोहिणीचा बलभद्र दोघे मोठे होऊ लागले अनेक प्रकारे प्रगती करू लागले बलभद्र चालत असे तर कृष्ण अजून रांगणाराच होता दोघे अंगणात खेळत अनेक प्रकारे खोड्या करीत यशोदेला आणि रोहिणीला आनंद देत असत बलभद्र गोरा होता कृष्ण सावळा होता एक सूर्य तर दुसरा चंद्र एक शंकर तर दुसरा विष्णू हळूहळू दोघे धावत बागडत खेळू खेळू खेळ खेळू लागले अर्थहीन बोबडे शब्द बोलता बोलता समजून उमजून बोलू लागले आईबाबांना हाक मारू लागले यशोदेकडे गवळणी कृष्णाला खेळवण्यासाठी येऊ लागल्या तो हातावरून हातावर नातीवला जाऊ लागला रोहिणी आणि यशोदा यांची त्यांना आवरता आवरता पुरेवाट होऊन जाई बाळ लेणी तर किती होती खोटी खोटी लाकडाची वासरे घेऊन ते छोट्या काठ्यांनी त्यांना हकलीत गोप त्यांना आपला अंगा खांद्यावर खेळवीत उंच उचलून झेलीत तेव्हा ते खदखद हसत लपंडाव खेळत कुठे वासरांच्या मागे जावत कधी मोरासारखे नाचत विहिरीजवळ गेले की यशोदा भरकन धावे आणि पटकन उचलून घेई कृष्ण नाचू लागला की गोकुळातल्या सर्वांचे मन आनंदाने नाचू लागे सृष्टी हसू लागे सूर्याचे कोवळे किरण अंगावर घेत लतावेली व वृक्ष डोलत पक्षीगण गाणी गात मन दूर जाऊन अंगणातून दोघे धावतेत आणि यशोदेला भिडत तेव्हा वाटे पराक्रम आणि धर्मच प्रकृतीला भेटायला आले चौदा भुवनातील देवता विष्णूच्या बालरूपाचे दर्शन घेण्यासाठी सूक्ष्म रुपाने गोकुळाच्या आसमंतात जमत इंद्र त्यांना कर्तव्याची जाणीव देऊ स्वस्थानी पाठवता पाठवता स्वतःच ते वैभव पाहत तटस्थ वाई नंदोदेचे पूर्वजन्मीचे केवढे पुण्य प्रत्यक्ष शेष विष्णू त्यांच्या अंगणात आणि अंगाखांद्यावर खेळत आणि परमोच्च आनंद देत अहो वेदाना अगम्य विराट पुरुष गोकुळात गोपाकडून बोबडे बोल शिकत होता आणि ज्याचे रहस्यमय वचन देवाना आकलत होत नाही त्याचे बोबडे बोल गो गोपीना कळत नव्हते ते दोघे ज्या क्रीडा करीत त्यांनी शहाणी शहाणी माणसेही त्यांच्यासाठी वेडी इकडे आनंदाला भरती आली होती पण तिकडे कंसाच्या सभेत तृणावर्त नावाचा दैत्य कृष्णाचा घात करण्याची प्रतिज्ञा करीत होता झंझावाताचे रूप घेऊन कृष्णाला आकाशात उडवून न्यावे व खाली फेकून मारून टाकावे असा त्याचा बेत होता कंसाची आज्ञा घेऊन तो सूक्ष्म रूपाने गोकुळात आला कृष्ण अंगणात खेळत होता अचानक वावटळ उठली झूळ उडून काही दिसेनासे झाले तृणावाराने वायूच्या झोताबरोबर बालकृष्णाला आकाशात उंच नेले कृष्णाला हे दैत्याचे रूप कळले त्याने आपले शरीर अत्यंत जड केले आणि आपल्या अचिंत्य योग शक्तीने तृणावर्ताला त्याचे स्वतःचे रूप घ्यायला लावले त्रो तृणावर्ताच्या मानेला मिठी भारून खांद्यावर बसला त्याची मान आवळू लागला गोकुळांपासून दूरवर तृणावर्ताने त्यावेळी कृष्णाला वाहून होते कृष्णाची अशी काही घट्ट मिठी त्याच्या गळ्याला बसली की त्याचा गळा आवळला जाऊन तो गतप्राण झाला उंचावरून धाडकन भूमीवर कोसळला वावटळ शमली धूळ खाली बसली वादळाने वृक्ष मोडून पडले होते तृणावर्ताच्या प्रचंड शरीराखाली आणखीन पुष्कळ वृक्षांचा चोरडा झाला कृष्ण मात्र त्या दैत्याच्या खांद्यावर बसून राहिला होता गोकुळवासी भराभर घराबाहेर पडले वृक्षांची गोठ्यांची नासदूस झालेली दैत्य पडताच झालेल्या आवाजाने सगळ्या अरण्याकडे धावले पाहतात तो मोठा दैत्य आडवा पडलेला आणि कृष्ण त्याच्या खांद्यावर बसलेला गोपानी त्याला उचलून आणले यशोदा धावतच येत होती तिच्या हाती कृष्णाला देत गोपाने कृष्ण यशोदेच्या जवळ बसून दैत्या कडे बोट दाखवून हसत होता हे आणखी एक संकट गोकुळवासी चिंताचूर झाले निसर्गातील विध्वंसक शक्तीचे रूप घेऊन दैत्य कृष्णावर हल्ला करीत होते किती वेळा तुला अंघोळ घालू पुन्हा पुन्हा मातीत खेळतोस असे लाडाने म्हणत यशोदा कृष्णाचे अंग पुशीत होती त्यावेळी अचानक कृष्णाला आली जांभई यशोदेने पाहिले तो त्याच्या तोंडात अनेक विश्वे तिचे भान थरपले काय झाले ते कृष्णाला कळले त्याने पटकन तोंड मिटले आईला शुद्धीवर आणले तिने जे पाहिले त्याचा तिला विसर पाडला तिने एकदा त्याला पाळण्यात निचवून गाणी म्हटली विष्णूच्या पूर्वीच्या अवतारांची गाणी त्यात मत्स्यावतार उर्मावतार वगैरे वर्णने आली पुढे रामावताराचे वर्णन आले तेव्हा तिला एकदम दिसले की कृष्ण पाळण्यात नाही रामाच्या रूपात आपल्यापुढे उभा आहे बाण मारत आहे तो भास जाऊन तिला कृष्ण पुन्हा पाळण्यात आहे असे दिसले तिला कोठले खरे तेच कळेना एकदा तर यशोद्याला कृष्ण घरात असूनही दिसेना तिने शोधले पण सापडेना झाले होते ते असे की निळासावळा कृष्ण निळ्या स्फटिकमय भूमीवर गप्प बसला होता तो कसा दिसणार परब्रह्म जवळ आणि जीव करतो धावपळ अशी स्थिती झाली तेवढ्यात कृष्णच जागजा उठला आईला हाका मारू लागला तेव्हा दिसला कृष्ण हरवला म्हणून तिने गोपीनाही शोध करायला बोलावले होते सर्वांना आपली फचगत झालेली कळताच हसू आले मग यशोदेने कृष्णाला मांडे घेऊन स्तनपान कर श्रोते हो त्याचे वर्णन शुकमुनी वैशमपायनाजवळ करीत होता त्यांचेही भान हरपवून क्रिश्न कृष्ण तो म्हणू लागला कथा सांगण्याचे तो क्षणभर विसरून गेला अध्याय अद्याय पाचवा सी कृष्णारणमस्तू